स्कंदनव्हा अध्याय सतरावा तुलसेला वरप्राप्ती श्री नारायण मुनी म्हणाले धर्मध्वजाची पत्नी माधवी या नामाने प्रसिद्ध होती गंधमाधन पर्वतावर ती राजासह क्रीडा करण्यात रममान झाली होती पुष्पे आणि चंदन यांनी युक्त अशा सुखकर शय्येवर ती चंदनाची उटी चर्चून पुष्पे आणि चंदन यांच्या वायूने आनंदित होत असे ती माधवी म्हणजे स्त्रियातील एक रत्नच होय शिवाय ती विविध रत्नालंकारांनी विभूषित होती ती कामुक होती ती स्वतः रसिक असून रसिक पतीशी तिचा संयोग घडला होता ते दोघेही सुरतामध्ये निपुण होते त्यामुळे त्यांना सुरत क्रीडेचा कंटाळा कधी आला नाही अशा प्रकारे देवांची शंभर वर्षे लोटली पण त्यांना दिवस अथवा रात्र केव्हा उलटली हेही समजले नाही अखेर शेवटी राजाला सुविचार सुचला आणि तो सुरतापासून विराम पावला पण ती सुंदरी मात्र तृप्त झाली नाही दैव योगाने शंभर वर्षेपर्यंत तिने गर्भधारण केला ती दिवसानुदिवस कांतिमान भासू लागली तो गर्भही कांतीने ते शुभस्वामी आणि शुभग्रह असताना कार्तिकी पौर्णिमेला शुक्रवारी तिच्या पोटी सुंदर अशा पद्मिनीचा जन्म झाला शरदातील चंद्राप्रमाणे तिचे मुख होते तसेच नेत्र कमलाप्रमाणे होते पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे तिचे ओष्टद्वय मधुर होते अत्यंत स्मित ती पहात होती तिच्या हातापायांचे तळवे लाल होते नाभी मनोरमोल होती त्याच्या खाली त्रिवलीयुक्त आणि वर्तुळाकार नितंब होते उष्ण शरीरामुळे थंडीच्या दिवसात ती सुखप्रद होती तर उन्हाळ्यात ती शीतल होत असे तिचा केशाला काळाघोर आणि सुंदर होता वडाच्या पारंभ्याप्रमाणे तिचे केस लांब होते पिवळ्या चाफ्याप्रमाणे तिची अंगकांती सतेज होती ती सर्व स्त्रियांमध्ये अत्यंत सुंदर होती तिच्या सौंदर्याला उपमा देण्यास कोणीही समर्थ नव्हते म्हणून प्रज्ञावंत लोक तिला तुलसी म्हणू लागले ती प्रकृतीप्रमाणे यथायोग्यच होती तिचे सर्वांनी निवारण केले तरीही ती तप करण्यासाठी बदरीवानात निघून गेली बद्रीवनात तिने देवांची तीन लक्ष वर्षे उग्रतप केले तेव्हा नारायण आपला स्वामी होणार याविषयी तिच्या मनाची खात्री झाली ती ग्रीष्म पंचाग्नी साधन करीत असे हिवाळ्यात भिजलेल्या वस्त्राने ती अहोरात्र पाण्यात उभी राही शरीराबस्ते वर्ष... शरीरावरचे वस्त्र सुकू नये म्हणून ती सारखी स्नान करीत असे पावसाळ्यात अहोरात्र ती जलवर्षावाखाली राहत असे 20,000 वर्षे तिने केवळ फलाहार आणि जल यावर आपला निर्वाह केला नंतर तीस वर्षे ती पानांचा वायुभक्षण करून आपले तप केले अखेरची दहा हजार वर्षे ती निराहार राहिली एक लक्ष वर्षे ती पाण्यात एका पायावर उभी राहिली हे पाहून तो कमलभो ब्रम्हदेव तिला वर देण्यासाठी त्या ठिकाणी आला त्या हंसारूढ ब्रह्मदेवाला तिने वंदन केले तेव्हा तो जगतकर्ता तिला म्हणाला हे तुलसी वर माग तुला हरिभक्ती अथवा हरीची सेवा अथवा अजरामरत्व यापैकी कोणताही अपेक्षित वर माग तुलसी म्हणाली हे तात माझे मनोरथ मी सांगते कारण आपण सर्वज्ञ आहात तेव्हा लज्जा धरून उपयोग काय मी तुलसी नावाची गोपी आहे मी पूर्वजन्मी गोलोकी होते मी कृष्णप्रिय असून त्याची दासी होते त्याच्या अंशभूत आणि त्याची सखी होते त्या गोविंदाच्या सुखाचा उपभोग मी घेतलाय पण माझी तृप्ती न झाल्यामुळे मला मोर्छ आली त्या अवस्थेत त्या रासेश्वरीने मला तेथे रासमंडपात अवलोकन केले तेव्हा तिने गोविंदाची निर्भत्सना केली आणि मलाही रागाने शाप दिला ती म्हणाली तू मानव योनीत जन्म घे तेव्हा तो गोविंद म्हणाला हे प्रिय माझा जो अंश चतुर्भुजात्मक आहे तो ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला भारत वर्षात प्राप्त होईल एवढे शब्द उच्चारून श्रीकृष्ण गुप्त झाले तेव्हा हे गुरु म्हणून मी तो देह भयभीत होऊन टाकून दिला आणि भूलोकी जन्म घेतला आता यावेळी तो सुंदर शांत सुस्वरूप असा नारायण पती मिळावा असा मला वर द्या ब्रह्मदेव म्हणाला श्रीकृष्णाच्या अंशापासून उत्पन्न झालेला सुदामा नावाचा गोप आहे त्याचा अतिशय तेजस्वी अंश राधेच्या शापामुळे दतु दत्तुवंशात जन्मला आहे तो सांप्रत शंखचूड या नावाने प्रसिद्ध आहे या त्रैलोक्यात त्याच्यासारखा कोणीही नाही गोलोकी असताना तुला पाहून त्याचे मन कामुविभल होऊन गेले पण राधेच्या प्रभावामुळे तो तुला आलिंगन देऊ शकला नाही त्याला पूर्वजन्माचे स्मरण असून तो सुदामासागरात उत्पन्न झाला तसेच तुलाही पुरवस्मरण असल्याने तू सर्व जाणतेच आहेस म्हणून हे शोभने तू त्याची पत्नी होशील त्यामुळे सुंदर शांत नारायणाची तुला प्राप्ती होईल दैवगतीने नारायणाचा शाप होऊन तू वृक्षरूप होशील पण तू सर्वांना पावन करशील त्यामुळे पुष्पात होऊन तू विष्णुप्रिया होशील इतकेच नव्हे तर तु तुझ्या वाचून विष्णूची पूजा व्यर्थ होईल तू वृंदावनात वृक्ष होऊन वृंदावनी या नावाने विख्यात होशील तुझ्या पत्रांनी सर्वजणं त्या माधवाची पूजा करतील माझ्या वराने तू वृक्षांची अधिदेवता होऊन श्री गोपाल गोपालकृष्णाबरोबर यथेची क्रीडा करशील अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून तिने आनंदाने ब्रह्मदेवाला वंदन केले ती म्हणाली हे मी आता खरे तेच सांगते मला त्या द्विभुजाच्या शा श्यामसुंदर कृष्णाचीच इच्छा आहे तशी चतुर्भुजाचे विषय मला नाही दैवगतीने शृंगाराचा भंग झाला मी गोविंदाविषयी अतृप्त राहिले आहे त्याच्याच इच्छेवरून मी आता आपणास प्रार्थना करीत आहे हे देवा तुझ्या प्रसादाने दुर्लभ अशा गोविंदाची मला प्राप्ती होईल तेव्हा तसेच कर ब्रह्मदेव म्हणाला हे सुंदरी मी आता तुला षोडशाक्षरी राधिका मंत्र सांगतो त्यामुळे तू राधिकेची प्राणप्रिया होशील तुमचा शृंगार गुप्त राहून राधेला तो समजणारही नाही हे भाग्यवती तू गोविंदाला राधेप्रमाणे प्रिय होशील असे सांगून ब्रह्मदेवाने देवीचा षोडशाक्षरी मंत्र तुलसीला सांगितला त्याचे कवच तोत्र पुरण हे सर्व सांगून तिला उत्तम आशीर्वाद दिला तेव्हा तिने त्याचे पूजन केले त्यामुळे ती देवी रमेप्रमाणे दिसू लागली मंत्रामुळे तुलसीला विश्वास दुर्लभ असा पती मिळाला या ब्रह्मांडातील अद्भूत भोग तिने भोगले तिचे मन प्रसन्न होऊन तिने क्लेश टाकून दिले फलसिद्धीमुळे माणसाचे क्लेश हे उत्तम सुखाचे साधन होतात खाऊन पिऊन संतुष्ट मनाने ती पुष्पे माळून खाऊन पिऊन संतुष्ट मनाने ती पुष्पे माळून चंदन चर्चून उत्तम शय्येवर चयन करीत असे अध्याय सतरावा समाप्त